ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्याय एकविसावा सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन श्री शुक म्हणाला परिमाण आणि सहित या भूमंडलाचा एकूण विस्तार एवढाच सांगितला आहे याच्याच आधाराने विद्वान लोक द्यूलोकाचेही परिमाण सांगतात जसे द्विदल धन्याच्या दोन दलांपैकी एकाचे स्वरूप जाणल्याने दुसऱ्याचे सुद्धा जाणता येते त्याचप्रमाणे भूलोकाच्या परिमाणानेच द्यूलोकाचे सुद्धा परिमाण जाणून घेतले पाहिजे या दोन्हींच्या मध्ये अंतरिक्ष लोक आहे हे या दोघांचे संधीस्थान आहे याच्या मध्यभागी असणाऱ्या ग्रह आणि नक्षत्रांचा अधिपती भगवान सूर्य आपली उष्णता आणि प्रकाश यांनी तिन्ही लोकांना तापवीत आणि प्रकाशित प्रकाश प्रकाश करीत असतो तो उत्तरायन दक्षिणायन आणि वैशुवत नावाच्या अनुक्रमे मंद जलद आणि समान गतीने समयानुसार मकर इत्यादी राशि वर खाली सामान स्थातन दिवस रिना लहन कि सामान करते जेव सूर्य मेष कि तुण राशि दिवस रि सम होता जेवं वृषभ इत्यादि पांच राशि तर महा्र एक घटका कमी होत जी ताच हिशोबाने दिवस मोटा होत जेवं वृश्चिक इत्यादि पांच राशि दिवस रेरुद्ध परिवर्तन होते अशा प्रकारे दक्षिणायन सुरू होईपर्यंत दिवस मोठा होत जातो आणि उत्तरायन सुरू होईपर्यंत रात्र मोठी होत जाते अशा रीतीने पंडित मानसोत्तर पर्वताभोवतीचा सूर्याच्या प्रदक्षिणेचा मार्ग नऊ कोटी एक्कावन्न लाख योजने इतका सांगतात या पर्वतावर मेरूच्या पूर्वेकडे इंद्राची देवधानी दक्षिणेला यमराजाची संयमनी पश्चिमेला वरुणाची निम्लोचनी आणि उत्तरेला चंद्राची विभावरी नावाची नगरी आहे या नगरीमध्ये मेरूच्या चारी बाजूंना वेळोवेळी सूर्योदय मध्यान्ह सायंकाळ आणि मध्यरात्री होत राहतात याच्याचमुळे सर्व जीव काम सुरू करतात किंवा थांबवतात जे लोक सुमेरूवर राहतात त्यांच्या माथ्यावर नेहमी सूर्य असतो तो आपल्या गतीने अश्विनी इत्यादी नक्षत्रांमध्ये जात असता जरी मेरूला डाव्या बाजूला ठेवून जात असला तरी सर्व ज्योतिर्मंडल फिरवणाऱ्या व नेहमी उजव्या बाजूने वाहणाऱ्या प्रवह नावाच्या वायूने फिरवल्यामुळे तो त्याला उजवीकडे ठेवून चालतो असे वाटते ज्या भागात सूर्याचा उदय होतो त्याच्याबरोबर दुसऱ्या बाजूच्या भागात त्याचा अस्त होताना दिसतो आणि जेथे तो लोकांना तापून घामे घामेघूम करतो त्याच्याबरोबर विरुद्ध बाजूला मध्यरात्र असल्यामुळे तो लोकांना झोप ज्या लोकांना मध्यान्हाच्या वेळी तो स्पष्ट दिसतो त्यांनाच तो विरुद्ध दिशेला गेल्यावर दिसत नाही सूर्य जेव्हा इंद्रपुरीहून यमराजपुरेकडे जातो तेव्हा पंधरा घटकात तो सव्वा कोटी आणि साडेबारा लाख योजनांपेक्षा अधिक म्हणजे पंचवीस हजार योजने चालतो नंतर याच क्रमाने तो वरुण आणि चंद्र यांच्या पुरींना ओलांडून पुन्हा इंद्रपुरीमध्ये पोहोचतो याचप्रमाणे चंद्र इत्यादी अन्य ग्रहसुद्धा ज्योतिषचक्रामधील अन्य नक्षत्रांसह उदय आणि अस्त पावतात भगवान सूर्याचा वेदमय रथ याप्रमाणे एकांब होतात चौतीस लाख आठशे योजने या हिशोबाने या चार पुरीमध्ये फिरत राहतो याचे संवत्सर नावाचे एक चक्र आहे त्याला महिने रूपी बारा आरे आहेत ऋतुरूप सहा चाकाचे घेर आहेत चार महिनेरूप तीन गड्डे आहेत आणि या रथाच्या धुरीची एक टोक मेरू पर्वताच्या शिखरावर आहे आणि दुसरे मानसोत्तर पर्वतावर याला लावलेली एक चाक घाण्याच्या चा चाकाप्रमाणे फिरत राहून मानसोत्तर पर्वतावर फेऱ्या घालते या धुरीला जिचा मूळ भाग जोडला आहे अशी आणखी एक धुरी आहे तिची लांबी मूळ धुरीच्या एक चतुर्थांश आहे तिच्या वरचा भाग तेलघाण्याच्या धुरीप्रमाणे ध्रुव लोकाला लागलेला आहे या रथातील बैठक 36 लाख योजने लांब आणि 9 लाख योजने रुंद आहे जू जूसुद्धा 36 लाख योजने लांब आहे त्याला अरुण नावाचा सारथ्याने गायत्री इत्यादी छंदानी नावे असलेले सात घोडे झोंपलेले आहेत तेचे रथावर बसलेल्या भगवान सूर्याला घेऊन जातात सूर्यापुढे त्याच्याचकडे तोंड करून बसलेला अरुण त्याचा सारथी आहे भगवान सूर्यासमोर अंगठ्याच्या पेरा एवढ्या आकाराचे वाल्खिल्य नावाचे साठ ऋषी स्वस्ती वाचनासाठी नियुक्त केले आहेत ते त्याची स्तुती करतात यांच्याखेरीज ऋषी गंधर्व अप्सरा नाग यक्ष राक्षस आणि देव असे जे सर्व मिळून चौदा आहेत परंतु जोडीने राहिल्या कारणाने सात समजले जातात ते प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावी धारण करून आपल्या वेगवेगळ्या कर्माने प्रत्येक महिन्यात निरनिराळी नावी धारण करणाऱ्या आत्मस्वरूप भगवान सूर्याची दोघे दोघे मिळून उपासना करतात अशा प्रकारे भगवान सूर्य भूमंडलाच्या नऊ कोटी एक्कावन्न लक्ष योजनेही लांब विस्तारातील अंतर प्रत्येक क्षण दोन हजार दोन योजनी ये पार करो यठिका एक अध्यायी समाप्त होगवान श्रीकृष्णार्पण वस्तु